पुस्तक शूद्रपूर्वी कोण होते लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील भूमिका शूद्रांच्या एकंदर परिस्थितीसंबंधी जे वाङमय अस्तित्वात आहे त्या वाङ्मयीची सद्यस्थिती लक्षात घेतली तर या विषयावर आणखी एक पुस्तक केले ते पुस्तक अनाठायी आहे असे मानता येणार नाही हिंदी आर्य लोकांची सामाजिक संघटना चातुर्वर्ण्याच्या सिद्धांतावर उभारली होती चातुर्वर्ण्य म्हणजे ब्राह्मण लोक पुरोहित क्षत्रिय लोक लढवय्ये वैश्य व्यापारी आणि क्षुद्र लोक हातकाम करणारे अशा चार वर्गामध्ये केलेली समाजाची विभागणी होय असे सर्वसाधारण मत रूढ आहे परंतु क्षुद्रांच्या प्रश्नाचे खरे स्वरूप काय आहे किंवा त्यांचा विस्तार केवढा आहे याबद्दलची कल्पना त्या मतावरून येत नाही समाजाची विभागणी चार वर्गात करण्याशिवाय चातुरवर्ण्याला दुसरे काही सदावायचे नसते तर चात्वर्ण्य हे एक फार निरुपद्रवी तत्व आहे असे मानण्यात आले असते दुर्दैवाने निराळाच कावा चातुर्वर्ण्याच्या सिद्धांतात आहे या सिद्धांताने समाजाची चार शकले केली आहेतच शिवाय त्याने त्याच्याही पुढे उडी मारली आहे मार उच्च निच भावनेची विषमता त्या सिद्धांताने समाजात उत्पन्न केली आणि चार वर्षांनी सामाजिक व्यवहारात परस्परांशी कसे वागायचे याची रुपरेषा त्या सिद्धांताने विषमतेच्या तत्वानुसार आखून ठली त्याप्रमाणे उच्च नीच भावनेच्या आधारावर उभारलेली विषमतेची पद्धत केवळ काल्पनिक स्वरूपाची नाही तिच्यावर कायदेशीरपणाचा शिक्कामोर्तब केला आहे त्या पद्धतीप्रमाणे एखाद्याने वर्तन कल नाही तर तो शिक्षेस्पात्र होतो असे मूर्त स्वरूप चातुर्वर्ण्याने त्या पद्धतीला दिल आहा चातुर्वर्ण्याने शूद्राला उच्च निचपणाच्या शिडीच्या अगदी खालच्या पारीवर ठल आहा एवढ़ नव्हे तर चातुर्वर्ण्याने त्याच्यावर असंख्य अपमानास्पद अटी व अपात्रतादर्शक बंधने लादल याम्ळ शुद्राला कायद्यान जि नीच स्थान दक्षिआ त्या स्थानापासून वरच्या स्थानाकड़ जाण्याला त्याला आसक्त मनाई करण्यात आली आह था। खर पाह गिंदू समाजात अस्पृश्यांचा पाचवा वर्ण उत्पन्न होईपर्यंत शूद्र म्हणजे निचातला नीच माणूस अस हिंदूंना वाटत होत शुद्रांच्या प्रश्नाच स्वरुप कस आची यावरून नीट कल्पना यत्त हा प्रश्न किती महत्वाचा आहा त्याबद्दल लोकांना नीट कल्पना नाही याचे कारण हे की शुद्रांची संख्या किती आहे हे समजून घेण्याची त्यांनी कधी काळजी केली नाही दुर्दैवाने शिरगंतीच्या अहवालामध्ये त्यांची संख्या स्वतंत्रपणे निराळी दाखविली नाही परंतु अस्पृश्यांची लोकसंख्या जमेस धरली नाही तर शुद्रांची लोकसंख्या हिंदूच्या लोकसंख्येच्या मानाने पंचाहत्तर ते ऐंशी भरते याबद्दल शंका नाही संख्येने इतक्या मोठ्या लोकांबद्दल ज्या पुस्तकात चर्चा कली आह पुस्तक एका उपेक्षणीय प्रश्नाची चर्चा करीत आहे असे कदा म्हणता येणार नाही हे पुस्तक हिंदी आर्य समाजातील क्षुद्र लोकांसंबंधी आह शूद्रांचे जे काही प्रश्नोपप्रश्न असतील त्यांच्याबद्दल ओहापोह करळी प्रशस्त नाही असे एकमत प्रदर्शित कलि जाते हिंदू टोळ्या आणि जाती या पुस्तकाच खक मिस्टर शिरिंग हि आपल्या पुस्तकात या मुद्द्याबाबत लिहितात व्हॉल्यूम नंबर वन इंट्रोडक्शन क्षूद्र लोक हे आर्य होते किंवा हिंदुस्तानचे मूळचे रांटी रहिवाशी होते किंवा जमातीच्या संमिश्रणाने तयार झालेल्या टोळ्यातील लोक होते हा प्रश्न वास्तविक सध्या फारसा महत्वाचा नाही अगदी प्राचीन काळात क्षुद्र लोकांचा एक स्वतंत्र वर्ग निर्माण करण्यात आला आणि त्यांना समाजात चौथे किंवा शेवटचे स्थान देण्यात आले वरच्या तीन वर्ष जातींची जी स्थाने होती त्यांच्यात आणि शूद्रांच्या स्थानात पुष्कसे अंतर आले होते। ठाद्र लोक प्रथमता आर्य नव्हते ही गोष्ट आपण जरी मान्य केली तरी आर्याच्या तीन जातींमध्ये त्यांचे संमिश्र विवाह इतक्या मोठ्या प्रमाणात झाले की मूळच्या शुद्र लोकांचे रुपांतर आर्यलोक असे आतापर्यंत होत आले आहे या असल्या रुपांतरामुळे शूद्रांना काही बाबतीत तोट्यापेक्षा फायदा जास्त झाला आहे हे पूर्वी दाखविण्यात आली आह ज्या काही टोळ्यांना सध्या क्षुद्र म्हणून संबोधण्यात येते त्यांच्यात वास्तविकपणे ब्राह्मण व क्षत्रिय लोकांचे गुणा व गुण जास्त ठळकपणे द्रगोचर होतात ब्राह्मण व क्षत्रिय लोकांचे गुणा व गुणांपेक्षा इतर लोकांचे गुणागुण त्या टोळ्यांमध्ये अगदी कमी प्रमाणात पहावयास मिळतात सारांश इंग्लंडमधील सेल्टीक टोळ्या अँग्लो सॅक्संग वंशात जशा मिसळून गेल्या त्याचप्रमाणे शूद्रांच्या टोळ्या इतर वंशांमध्ये मिसळून गेल्या आहेत इतर वंशामध्ये क्षुद्र टोळ्यांचे संमिश्रण इतके झाले आहे की त्यांना जे पूर्वी स्वतंत्र अस्तित्व होते ते पूर्णतः नष्ट झाले आहे। या मताची उभारणी दोन चुकांच्या पायावर केली आहे प्रस्तुत काळचे शूद्र लोक म्हणजे परस्परापासून भिन्न असलेल्या वंशामधून उत्पन्न झालेल्या जातींचा समूह असल क्षुद्र लोक व हिंदी आर्य समाजातील मूळचे शूद्र लोक हे वांशिक दृष्टीन परस्परांपासून अगदी वेगवेगळे आहेत ही परिस्थिती लक्षात न घेता मिस्टर शेरिंग यांनी जे मत प्रदर्शित केले ही त्यांची पहिली चूक होय शुद्रांच्या प्रश्नांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या ते प्रश्नांचा मध्यवर्ती बिंदू शूद्र लोक होत नाही तर त्यांच्यावर ज्या देहदंडाची व निर्बंधाची कायदेशीर पद्धत लावण्यात आली आहे ती पद्धत त्या प्रश्नांचा मध्यवर्ती बिंदू ठरते हा मुद्दा लक्षात न घेता मिस्टर शेरिंग यांनी आपले मत प्रदर्शित केले ही त्यांची दुसरी चूक होय हिंदी आर्य समाजातील शूद्रांच्या जुनाची दोरी आपल्या हातात ठेवण्यासाठी ब्राह्मणांनी ही देहदंडाची व निर्वंदाची पद्धत प्रथमता तयार केली याबद्दल संशय नाही स्वतंत्र वेगळी आणि सहज ओळखता येईल अशी जमात करून मूळचे शूद्र लोक आता राहत नाहीत ते वरिष्ठ जातीत इतके मिसळून गेले आहेत की त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा मागमुसई लागत नाही परंतु विशेष नवलाची गोष्ट ही की मूळच्या शुद्रांसाठी जे कायदेकान केले होते ते कायदेकान मूळ जे शूद्र अस्तित्वात राहिले नाही, तरी अस्तित्वात राहिले व मूळच्या शूद्रांशी ज्यांचा कसलाही संबंध नाही अशा हिंदू समाजातील सर्व कनिष्ठ दर्जाच्या लोकांना सध्या ते कायदे काढून लागू करण्यात आले हे कसे घडवून आले हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता असेल याबद्दल माझे स्पष्टीकरण असे आहे की हिंदी आर्य समाजातील शुद्र ब्राह्मणांनी केलेल्या कायदेकानुंच्या जवळ तडाख्यांनी इतके जर्ज झाले असतील की ते दिवसेंदिवस जास्त जास्त अधोगतीला जाऊन शेवटी जमातीतील अगदी नीच दर्जाचे स्थान त्यांना मिळाले असेल याचे दोन परिणाम झाले एक परिणाम असा झाला की शुद्र या शब्दाच्या अर्थात बदल करण्यात आला एका विशिष्ट जमातीचे नाव असा शुद्र या शब्दाचा मूळचा अर्थ होता तो मूळचा अर्थ नष्ट झाला आणि संस्कृतीहीन स्वाभिमान शून्य आणि समाजात कसल्याही प्रकारची इज्जत नसलेल्या नीच वर्गातील लोक यांचे सामान्य नाव म्हणून शूद्र हा शब्द वापरण्यात आला दुसरा परिणाम असा झाला की शूद्र या शब्दाला अर्थ व्यापक म्हणजे पुष्क प्रकारच्या लोकांना लागू होणारा असा करण्यात आला त्यामुळे शूद्रांसाठी जे कायदेकान करण्यात आले होते तेही व्यापक लोकसमुदायासाठी वापरले जाऊ लागले हल्लीच्या जा काळचे शूद्र हे पूर्वीच्या काळच्या शूद्रापैकी नाही तरीवर सांगितल्याप्रमाणे मूळच्या क्षूद्रासंबंधीचे कायदेकाडून त्यांच्यावर लाडण्यात आले ते काही असो एवढी गोष्ट मात्र नक्की की मूळच्या अपराध्यांसाठी जे कायदेकाडून केले होते ते आजच्या निरपराधी लोकांना लागू करण्यात आले मूळचे क्षूद्र लोक हे हल्लीच्या काळच्या कनिष्ठ मानलेल्या वर्गातील लोकांहून भिन्न लोक होते हे ओळखण्याची ऐतिहासिक दृष्टी हिंदू धर्मशास्त्रकारांना असती तर क्षुद्रांचीही कारुण्यावस्था निरपराध्यांचीही कत्तल त्यांना टाळत्या आली असती हे कायदेकानून पूर्वीच्या शूद्रांना जितक्या कडक रीतीन लागू करण्यात येत असत तितक्याच कडकरीतीन ते सध्याकाळच्या शूद्रांनाही लागू करण्यात आले हे सत्य आहे ते दुर्दैवाने घडून आले आहे हे कायदेकानून कसे उत्पन्न झाले या गोष्टींची चौकशी जुन्या पुराण्या काळात शिरून केली पाहिजे केवळ असे आजच्या शूद्रांना वाटत नाही तर ते कायदेकानून आमच्यावर कसे व का लादण्यात आले याची चौकशी होणे जरूर आहे अस त्यांना वाटत क्षुद्रांची उत्पत्ती कशी झाली या प्रश्नाची चर्चा होणे जरूर आहे परंतु ही चर्चा करण्यास मला काय अधिकार आहे अशी शंका कोणीतरी एखादा माणूस प्रदर्शित करील हिंदुस्तानच्या राजकीय प्रश्नांवर बोलण्यास तुम्ही अधिकार आहे परंतु धर्म आणि हिंदुस्तानचा धार्मिक इतिहास हे तुमचे विषय नव्हेल व त्यासंबंधी तुम्ही चका शब्दही काढता कामा नये अशी मला अगोदरच काही लोकांकडून धमकी वजा सूचना मिळाली आहे असली सूचना मला देण्याची माझ्या टीकाकारांना का जरुरी भासली असावी हे मला समजत नाही मी तत्वशोधक किंवा लेखक आहे अशी आयट मारतो व ती आयट अवास्तव आहे म्हणून ती आईट जिळवण्याच्या हेतूने जर ती सूचना टीकाकारांनी मला दिली असेल तर त्यांचा सारा खटाटोप व्यर्थ आहे कारण हिंदुस्थानच्या राजकीय प्रश्नावर सुद्धा बोलण्याची योग्यता माझ्या अंगाला नाही हे मी कबूल करतो संस्कृत भाषेवर माझे प्रभुत्व नाही व म्हणून धर्म वो हिंदुस्तांचा धार्मिक इतिहास या विषयावर मला चकार शब्दही बोलता येणार नाही या हेतूने जर ती सूचना टीकाकारांनी दिली असेल तर मी कबूल करतो की मला संस्कृत भाषेची चांगली माहिती नाही हा माझ्या दोष आहे परंतु या क्षेत्रात कार्य करण्यास मी या दोषामुळे सर्वस्वी अपात्र कसा अठरतो हे मला समजत नाही इंग्रजी भाषेत ज्याचा अनुवाद झाला नाही किंवा त्या भाषेत ज्याच्यावर ग्रंथ लिहिले नाहीत असे संस्कृत वाङ्मय अगदी थोडेच असेल संस्कृत भाषेचे मला ज्ञान नाही म्हणून मला प्रस्तुत विषयासारखा विषय हाताळण्यास अडचण पडलीच पाहिजे असे होत नाही कारण मी असे छातीटोकपणे म्हणू शकतो की मजसारखी साधारण बुद्धी ज्याला आहे अशा कोणाही माणसाने या विषयासंबंधी योग्य त्या विषयासंबंधी योग्य त्या वाङ्म्याचा अर्थात इंग्रजी अनुवादातील वाङमयाचा पंधरा वर्ष जर अभ्यास केला असला तर त्याला या विषयासंबंधी बोलण्याची किंवा लिहिण्याची बरीच योग्यता प्राप्त झाली आहे असे समजण्यास काही हरकत नाही या विषयावर बोलण्यास माझी कितपत योग्यता आहे याबद्दल सांगावयाचे म्हटले तर हे पुस्तक त्याबद्दल निर्वाळा देईलच कदाचित असे होईल की माझा हा प्रयत्न म्हणजे ज्या ठिकाणी देवदूत जाण्यास झजत नाही त्या ठिकाणी मूर्ख लोक घिसाडघाई करून शिरतात या वाचनाची सत्यता दाखविणारे एक उदाहरण होईल परंतु मूर्खाला सुद्धा काही कर्तव्यकर्म करावायचे असते त्याबद्दल माझी श्रद्धा आहे म्हणून माझ्या प्रयत्नाबद्दल मला समाधान वाटते मूर्खाचे कर्तव्यकर्म हे की जेव्हा देवदूत झोपी गेला असेल किंवा सत्याचा घोष करण्यास भीत असेल तेव्हा मूर्खाने आपले योग्यते ते कर्तव्य चोख बजवावे या मनाई केलेल्या क्षेत्रात मी का शिरलो याचा खुलासा हा असा आहे विशेष लक्षात ठेवण्यासारखे या पुस्तकात काय आहे या विषयाचे संशोधन करून त्यातून मी जे निष्कर्ष काढले आहेत तेच विशेष रुपाचे आहेत याबद्दल संशय नाही या पुस्तकात दोन प्रश्न उपस्थित केले आहेत एक शूद्रपूर्वी कोर होते आणि दोन चौथा वर्ण म्हणून त्यांची गणना हिंदी आर्य समाजात कशी करण्यात आली या प्रश्नांना माझी जी उत्तरे आहेत त्यांचा सारांश पुढील प्रमाणे आहेत एक सूर्यवंशाच्या ज्या आर्य जमाती होत्या त्यातील एका जमातीचे शूद्र होते दोन एक काळ असा होता की ज्यावेळी आर्य समाज फक्त तीन वर्ण म्हणजे ब्राह्मण क्षत्रीय वैश्य मानित होता तीन शूद्रांचा स्वतंत्र असा वर्ण नव्हता हिंदी आर्य समाजातील क्षत्रिय वर्णाचा एक भाग असा शूद्रांचा दर्जा होता चार क्षुद्र राजे आणि ब्राह्मण यांच्यामध्ये एकसारखे जगडे चालू असत या जगण्यामुळे ब्राह्मणांवर अनेक अत्याचार आणि अपमानास्पद दुराचार करण्यात आले होते पाच शूद्रांनी आपल्यावर अत्याचार व जुलूम केले ही जाणीव ब्राह्मणांच्या अंतकरणाला एकसारख्या टोचण्यात येत होती म्हणून ब्राह्मण शूद्रांचा द्वेष करू लागते व द्वेषामुळे शूद्रांचे उपनयन करण्याचे ब्राह्मणांनी नाकारले सहा शूद्रांना उपनयन नाकारल्यामुळे शूद्र आपल्या मूळच्या क्षत्रिय पदापासून च्यूत झाले व सामाजिक दृष्टीने त्यांची अधोगती झाली त्यामुळे त्याचा दर्जा वैश्यांच्या खालचा झाला व आणि त्याप्रमाणे त्याचा स्वतंत्र चौथावरणं उत्पन्न करण्यात आला हे वरील जे निष्कर्ष मी काढले आहेत बदल विद्वान लोकांचे काय भाष्य बाहेर पडणार आहे याची मी अर्थात वाट पाहिली पाहिजे हे निष्कर्ष नुसते मौलिक आहे तसे नव्हे तर सध्या या बाबतीतील जे निष्कर्ष रूढ मानले जातात या निष्कर्षाच्या अगदी उलट स्वरुपाचे आहेत हे अर्थात उघड आहे हे मौलिक निष्कर्ष ग्राह्य आहेत किंवा अग्राही आहेत हे ठरविणे याबद्दल निर्णय देण्याची ज्यांची योग्यता आहे अशा माणसांच्या मनोरचनेवर अवलंबून राहील अर्थात असल्या माणसाला या बाबतीतील एखाद्या सिद्धांताची फारच आवड उत्पन्न झाली असेल तर माझा सिद्धांत कामाचा आहे असे तो ठरविल त्याने असा जरी निर्णय दिला तरी त्याबद्दल मला फारशी काळजी वाटणार नाही कारण असला माणूस विरोधी असतो व विरोधाशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टींची ज्यांच्याकडून अपेक्षा करता येत नाही परंतु टीका करणारा माणूस मग तो कितीही नव्या वृत्तीचा असो अगर कितीही जुन्या मतांचा असो जर प्रामाणिकपणे टीका करीत असेल आणि उघड अंतकरणाने वागत असेल व सत्य कथा कोणत्या आहेत हे कबूल करण्याची त्याची तयारी असेल तर त्याला माझे मत स्वीकारण्यास तयार करण्याबद्दल मला निराशा वाटत नाही ही माझी अपेक्षा कदाचित चुकीची ठरेल परंतु एका गोष्टीबद्दल मला संपूर्ण खात्री आहे ती गोष्ट ही की या विषयाबद्दल नवे विचार नवीन दृष्टिकोन नवयुगासंबंधीची नवी स्वप्ने या सामग्रीने माझे पुस्तक ओतप्रोत भरलेले आहे हे माझ्या टीकाकारांना कबूल करावे लागेल विद्वान लोकांची गोष्ट सोडली तर हिंदू समाजातील लोकांना माझा नवीन सिद्धांत कसा काय वाटेल याबद्दल तर्कवितर्क कळीत बसणे बरेच गमतीचे होईल आजच्या हिंदूंचे नक्की पाच वर्ग आहेत हिंदू समाजाच्या रचनेत काही वैगुण्य आहे हे कधी कबूल करण्यास नसलेला व जुन्या मताचा म्हणून समजला गेलेला असा एक वर्ग आहे हिंदू समाजव्यवस्थेत सुधारणा करण्याची भाषा बोलणे हे या वर्गातील लोकांना भयंकर पाप वाटते आर्य समाजिष्ट या नावाने ओळखला जाणाऱ्या हिंदूंचा एक वर्ग आहे ते फक्त वेदांवर विश्वास ठेवतात वद्ांशिवाय इतर कोणत्याही धर्मग्रंथावर त्यांचा विश्वास नाही जे वद्ात नाही तज असं तनतात म्हणून याबाबतीत आर्य समाजिष्ट व जुन्या मताच हिंदू यांच्यात मतभ आह वद्ातील आधाराशिवाय काहीही करावयाच नाही अशी आर्य समाजिष्टांची धर्मश्रद्धा आह हिंदू समाजव्यवस्था सर्व थैव चुकीची आह हि कबूल करणारा एक हिंदूंचा वर्ग आहा परंतु याबद्दल सदर समाजव्यवस्थिल्ला करण्याची जरुरी नाही असं या वर्गाच मत आहा याबद्दल त्यांचे म्हणणे असे आहे की सदर समाज व्यवस्थेला कायद्याचा पाठिंबा नाही व म्हणून ती व्यवस्था जरी मृतवत झाली नाही तरी ती मृत्यूच्या पंथाला लागली आहे राजकारणाबद्दल जागरुक असलेला हिंदूंचा एक वर्ग आहे अशा प्रकारच्या प्रश्नांबद्दल त्या वर्गातील लोक उदास असतात सामाजिक सुधारणा घडवून आणण्यापेक्षा स्वराज्य प्राप्त करून घेणे हे त्यांना अधिक महत्वाचे वाटते हिंदूंचा पाचवा वर्ग आहे तो प्रगतीप्रिय लोकांचा यांना सामाजिक सुधारणा फार महत्वाची वाटते ती इतकी की स्वराज्य मिळविण्यापेक्षा जास्त दुसऱ्या वर्गात मोडणारे हिंदू कदाचित असे म्हणतील की या पुस्तकाची सध्या काही जरुरी नाही या लोकांचे हे म्हणणे मी कबूल करू शकत नाही ब्रिटिश हिंदुस्थानातील चालू कायदा हिंदू समाजात रूढ असलेल्या जाती पद्धतीला मान्यता देत नाही असे जेव्हा हे लोक म्हणतात तेव्हा त्यांचे म्हणणे एका आर्थीबरोबर वाटते एखादा हिंदू सिव्हील प्रोसिजर कोडाच्या अकराव्या कलमाचा आधार घेऊन जर एखाद्या सिव्हिल कोर्टातून मी अमक्या वर्गाचा आहे असा जाहीरनामा मिळवू लागला तर तसला जाहीरनामा त्याला मिळणार नाही हे खरे आहे एखादा माणूस कोणत्या वर्णाचा आहे या प्रश्नाचा विचार जर ब्रिटिश हिंदुस्थानातील कोर्टांना करावायचा झाला तर तो विवाह करणे वडीलोपार्जित इस्टेट मिळणे आणि दत्तक घेणे यासंबंधी त्या कोर्टापुढे जे खटले असतील त्या खटल्यांमध्ये करावा लागतो ब्रिटिश हिंदुस्थानातील कायदा हिंदूंच्या चार वर्णांना मानित नाही हे खरे आहे परंतु या विधानाचा अर्थ काय होतं या बद्दल चुकीची समजूत करून न घेण्याबद्दल प्रत्येकाने दक्षता भागावी। हाच मुद्दा स्पष्टपणे मांडावायचा तर एक वर्णव्यवस्था पाणी हा ब्रिटिश हिंदुस्थानातील कायदा गुन्हा मानतो असा त्या विधानाचा अर्थ होत नाही दोन वर्णव्यवस्था नष्ट झाली आहे असा त्या विधानाचा अर्थ होत नाही तीन नागरिक हक्क प्राप्त करून घेण्यासाठी वर्णव्यवस्थेच्या नियमांचे पालन करणे जरूर आहे अशा स्वरुपाच्या खटल्यात वर्णव्यवस्थेला कायद्याने उचलून धरले नाही असा त्या विधानाचा अर्थ होत नाही चार वर्णव्यवस्थेला पाठिंबागे कायद्याचा जो सर्वसाधारण पाठिंबा असतो तो काढून घेण्यात आला आहे असा त्या विधानाचा अर्थ होतो समाजातील संस्था केवळ कायद्याच्या पाठिंब्याने टिकून राहतात असे नाही संस्था इतर गोष्टींच्या पाठिंब्याने सुद्धा टिकून राहतात यापैकी धर्माचा पाठिंबा व समाजाचा पाठिंबा ही फार महत्वाची आहे वर्णव्यवस्थेला धर्माचा पाठिंबा आहे वर्णव्यवस्थेला धर्माचा पाठिंबा मिळाला केवळ यामुळे हिंदू लोकांनी सर्व व्यवस्थेला समाजाचा संपूर्ण पाठिंबा दिला याबाबतीत कायद्याने कोणतीही आडकाठी आणली नाही धर्माचा पाठिंबा वर्णव्यवस्थेला मिळाला केवळ यामुळे वर्णव्यवस्थेची अस्तित्व कायम टिकून राहिले वर्णव्यवस्थेची अंमलबजावणी करणारा कायदा अस्तित्वात नसतानाही वर्णव्यवस्था टिकून राहिली हे सिद्ध करण्याचा एक पुरावा म्हणजे असा की शुद्र लोक व अस्पृश्य लोक यांना हिंदू समाजातील प्राचीन काळी जे स्थान होते ते स्थान आतापर्यंत टिकून राहिले आहे मरून, म्हणून प्रस्तुतसारख्या विषयाचा सांगोपांग विचार करणे जरुरीचे नाही असे म्हणणे योग्य दिसत नाही राजकारणाबद्दल जागृत असलेल्या हिंदूंबद्दल बोलावायचे तर असे म्हणता येईल की या विषयांच्या बाबतीत या ग्रस्तांच्या मताला फारशी किंमत देऊ नये या विषयाकडे पाहण्याची याची दृष्टी साधारणतः दूरवर पोहोचणारी नसते दूर अंतराच्या बाबतीतील एखादा प्रश्न कितीही तातडीचा असला तरी तो सणवणीच्या भानगडीत हा गृहस्थ पडला ते लोकांना आवडणार नाही या ग्रहस्थाला वाटले तर सदर्व प्रश्नाला तो शक्य थोडासा विरोध करील व सदर्व प्रश्न सोडविण्याची लांबणीवर टाका असे तो म्हणे राजकारणाबद्दल जागृत असलखा हिंदूंची अशी मनस्थिती असल्यामुळे त्याला हे पुस्तक म्हणजे एक ब्याद आहे असे वाटणे अगदी साहजिकच आह या पुस्तकाने आरे समाजिष्टांना बोचकारून रक्तबंबाळ कलि आहा मी काढल निष्कर्ष आणि आरे समाजिष्टांचा ध्येयवाद यांच्यामधून अत्यंत महत्वाच्या मुद्यासंबंधी दुमत झाल आहा हिंदी आरे समाजाचे चार वर्ण हे समाजाच्या प्रारंभापासून अस्तित्वात होते अशी आर्य समाजिष्टांची श्रद्धा आह एक काळ असा होता की त्यावेळी हिंदी आर्य समाजात फक्त तीनच वर्ण अस्तित्वात होते असे पुस्तक दाखविते वेद हे शाश्वत व अपौरुषेय आहेत अशी आर्य समाजिष्टांची श्रद्धा आह वेदातील काही भाग विशेषतः आर्य समाजिष्ठ ज्याला अत्यंत महत्व देतात तो पुरुषसुक्ताचा भाग हे आपले मतलबी हेतुसाध्य करण्याच्या बुद्धीने ब्राह्मणांनी वेदांमध्ये मागाहून घुसळून दिलेले स्वकृत मजकूर आहेत हे या पुस्तकाने दाखवून दिले आहे हे दोन निष्कर्ष आर्य समाजिष्टांच्या धार्मिक मतांवर एटम बॉम्बप्रमाणे येऊन आदळतील हे खास याप्रमाणे माझी आर्य समाजिष्ठांशी टक्कर होते याबद्दल मला वाईट वाटत नाही वेद हे शाश्वत अनाद्यनत आणि अचूक आहेत व हिंदूंच्या संस्था वेदांवर आधारलेल्या असल्यामुळे त्या संस्थाई शाश्वत अनाद्यनंत व अचूक आहेत म्हणून त्यांच्यात काही फेरफार करण्याची जरुरी नाही अशा प्रकारचा उपदेश प्रचार करून हिंदू समाजा कदीन कधीनं बदलणारा समाज आहे असा समज आर्य समाजिष्टांनी हिंदूंमध्ये प्रस्तुत केला ही त्यांच्या हातून मोठी चूक झाली आहे अशा प्रकारची श्रद्धा एखाद्या समाजात रूढ करावायची म्हणजे त्या समाजाचा पुरा नाश करणाऱ्या वस्तू तिच्या हाती देण्यासारखी आहे वेदासंबंधी आणि हिंदू समाजासंबंधी आर्य समाजिष्टांचा हा जो धार्मिक ध्येयवाद आहे तो संपूर्णपणे नष्ट केल्याशिवाय आपण आपली सुधारणा करणे जरूर आहे असे हिंदू समाजाला वाटणार नाही अशी माझी खात्री झाली आहे, या पुस्तकाने दुसरे काही कल तरीही जागृती त्यान कली आह या पुस्तकाबद्दल जुन्या मताचा हिंदू कोणता अभिप्राय देईल याची मला पुरी कल्पना आहे कारण गेली कित्यक्क वर्ष मी या ग्रस्ताबरोबर कुस्ती खेळत आह मला जी एकच गोष्टपूर्वी माहीत नव्हती ती ही की नम्रपणाने वागणारा आणि निरुपद्रवी दिसणारा हिंदू यांच्या पवित्र धार्मिक ग्रंथावर जर कोणी हल्ला केला तर तो मारामारी करण्यास कसा प्रवृत्त होतो मी याच विषयावर गेल्या वर्षी मद्रासमध्ये व्याख्यान दिले होते तेव्हा माझ्या व्याख्यानामुळे चिडून गेलेल्या पुष्क हिंदूंचा समतोलपणा नष्ट झाला व रागारागाने लिहिलेल्या पत्रांचा त्यांनी माझ्यावर भडीमार केला ही पत्रे वाचल्यानंतर मला त्या गोष्टींची पूर्वी झाली नव्हती इतकी जाणीव झाली ती सांगता येणार नाही आणि छापता येणार नाहीत अशा घाणेड्या शिवयांची लाखोली त्या पत्रांमध्ये मला वाहिलेली होती माझा खूण आता करू मग करू अशा प्रकारच्या धमक्याही त्या पत्रांमध्येही या याबाबतीत तुमच्या हातून जो गुन्हा झाला आहे तो तुमचा पहिला गुन्हा आहे आम्ही तुम्हाला काही न करता मोकळे सोडून देतो असे त्यांनी गेल्यावेळी मला बजाविले होते आता ते काय करतील याची मला कल्पना नाही कारण हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना कळून येईल की ते ज्यांना पवित्र ग्रंथ समजतात त्या ग्रंथांमध्ये राजकीय हेतू साध्य करण्यासाठी व दुसऱ्या वर्गाची कुसंबना करण्यासाठी ब्राह्मणांनी खोटे नाटे मजकूर तयार करून घुसडून दिले आहेत ही गोष्ट मी इकडचे तिकडचे प्रबळ पुरावे घेऊन सिद्ध करून दाखविले आहेत हे माझे कृत्य म्हणजे त्यांच्या दृष्टीने पहिल्या गुन्ह्याची वाढविलेल्या स्वरूपाची आवृत्ती होय पुस्तकातील हा प्रकार पाहून त्यांचा माझ्यावरचा रागाचा पारा चांगलाच वाढला असेल हे नक्की अशा लोकांच्या शिवीगळीची किंवा धमक्यांची मी काळजी करीत नाही कारण हे लोक म्हणजे आपल्या धर्माची बाजू राखण्याचा आव आणणारे पण धर्माचा व्यापार करून गबर झालेले नीज कोटीतील मानव प्राणी आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे ते जगातील कोणत्याही इतर प्राणीमात्रांपेक्षा जास्त स्वार्थी आहेत आणि आपल्या जातीतील आपल्यासारख्याच इतर स्वार्थी लोकांची पत राखण्यासाठी ते आपल्या बुद्धिमत्तेचा वेश्या करीत आहेत हिंदूंच्या पवित्र ग्रंथांविरुद्ध बोलण्याचे धैर्य ज्या माणसामध्ये आहे अशा माणसाने प्रामाणिकपणाने त्या ग्रंथाबद्दल जर आपले सत्यशोधक विचार प्रदर्शित केले तर त्यांच्यावर जीर्णमताची पिसाळलेली कुत्री सोडण्यात येतात अशावेळी स्वतःला उच्च प्रतीचे सुशिक्षित समजणारे आणि मानमान्यतेची उच्च प्रतीची जागा सुशोभित करणारे असे प्रमुख हिंदू लोक त्यांना या विषयासंबंधी काही स्वरस्य वाटत नसतानाही आणि ते उघड्या अंतकरणाचे दिलदार लोक आहेत असे त्यांच्याबद्दल समज असतानाही या वादात शिरतात आणि जीर्णमतवाद्यांच्या सुरात आपला सुर मिळवितात ही काही लहान आशियाची गोष्ट नाही हायकोर्टाचे हिंदू न्यायाधीश आणि संस्थानचे हिंदू मुख्य प्रधान हे लोक सुद्धा वरील लोकांच्या तांड्यात शिरण्यास मागे पुढे पाहत नाहीत हे लोक त्यांच्याही पुढे जातात सत्यशोधक विचार प्रदर्शित करणाऱ्या माणसाच्या विरुद्ध जे काऊर माजवण्यात आले असते त्यात हे गृहस्थ अग्रगण्य असतातच शिवाय सदर माणसाचा चक्काचूर करण्यासाठी जो चक्रव्यूह रचण्यात आला असतो त्यातही हे गृहस्थ प्रथमपासून सामील झालेले असतात या सर्व प्रकारात चीड गोष्ट ही की हे महाभाग स्वतःची अशी समजूत करून घेतात की आपल्या बहुमानाच्या जागामुळे आपल्याला समाजात जे महत्व प्राप्त झाले नाही त्यामुळे या संबंधी जे उद्गार काढतील त्या त्या उद्गारांना जनता सावंत मानेल व याचा परिणाम जीर्णमतवादाला विरोध करणाऱ्या एकूण एक माणसाच्या मनावर होऊन ती माणसे गर्भगळीत होतील व विरोध करण्याचे सोडून देतील या ममताळू महाशयांना मला एवढेच निक्षण सांगावायचे आहे की असले दुष्ट करून त्यांनी मला माझ्या कार्यापासून परावृत्त करताना जो प्रसंग माझ्यावर गुजरला आहे तशाच प्रकारचा प्रसंग डॉ जॉन्सन यांच्यावर आला होता तेव्हा त्यांनी जे सुंदर व मार्मिक उद्गार काढले होते ते या महाशयांना माहित नसावेत असे वाटते मी चोराला पकडणार आहे हे पाहून गुंडांनी मला धमक्या दिल्या आहेत पण गुंडांच्या धमक्यांनी घाबरून जाऊन मी चोराला पकडण्याचे सोडून देणार नाही हे ते डॉक्टर जॉन्सन यांचे उद्गार होत उच्च पदांवर विराजित झालेल्या या टीकाकारांशी धसळामुसळी करून वागण्याची मला इच्छा नाही किंवा चोराला पळून जाण्याच्या बाबतीत मदत करण्याचे गुंडांचे कार्य हे टीकाकार करीत आहेत असंही मला म्हणावायचे नाही परंतु दोन गोष्टी त्यांना सांगण्याची मला प्रबळ इच्छा आहे पहिली गोष्ट ही की काहीही हो। हिंदू धर्माच्या पवित्र ग्रंथाचे संशोधन करताना मला जेवढी ऐतिहासिक सत्य दिसून येतील तेवढी मी जगाच्या चौहाट्यावर मांडेन व हे कार्य करताना डॉक्टर जॉन्सन यांचा दृढ निश्य मी माझ्या डोळ्यापुढे आदर्श म्हणून ठेवी हे कार्य हाती घेण्याचा माझा हेतू एवढाच आहे की पवित्र धर्मग्रंथात जे आदर्श व जे नीतीनियम सांगण्यात आले आहेत ते नियम हिंदूंच्या देशाच्या व समाजाच्या राहासाला आणि अदपपाताला कारणीभूत झालेले आहेत ही गोष्ट माझी ऐतिहासिक तत्वे समजल्यानंतर हिंदूंना पटून यावी दुसरी गोष्ट अशी की मला पवित्र ग्रंथांसंबंधी काय म्हणावायची आहे हे समजून घेण्यास जर सध्याच्या पिढीतील हिंदू लोक तयार नसतील तर पुढच्या पिढीतील हिंदू लोक तयार होतील याची मला खात्री आहे याबाबतीत मला यश येणार नाही अशी निराशा माझ्या मनात येतच नाही याबाबतीत भवभूती कवीचा एका कवितेची मला आठवण होते व त्या कवितेतील उद्गारांचा प्रांजळपणा पाहून माझे मन शांत होते ते कविता अशी ए नाम के चिदि ह न ह जाणनंतु ते तांत किमती ताप्तप्रती नैषयंत उत्पत्सत्तेस्तीम मम कोस मानधर्मा कालो हायम निरवधिर्विपुला च पृथ्वी मालती माधो एकते सहा जे कोणी आमची अवहेलना चोकडे हो पसरवितात त्यांनी हे पक्के ध्यानात ठेवावे की हा माझा प्रयत्न त्यांच्याकरता मुळीच नाही मला पूर्ण भरोसा आहे की ज्याचे मनोधर्म माझ्या मनोधर्मासारखे आहेत असा कोणीतरी आज न उद्या निपजेलच कारण काळ हा अनंत आहे आणि पृथ्वी विस्तीर्ण आहे हे काही का, का असेना हे पुस्तक म्हणजे जीर्ण मतवादाला आव्हान आहे प्रस्तुतच्या समाजव्यवस्थेत सुधारणा होणे जरूर आणि अगत्याचे आहे अशी त्यांची श्रद्धा आहे असा एक हिंदूंचा वर्ग आहे हिंदूंच्या अनेक वर्गांपैकी अक्त एकच वर्ग माझ्या पुस्तकाचे कदाचित स्वागत करील या पुस्तकात चर्चेस घेतलेला प्रश्न असा आहे की तो सोडविण्यासाठी अनेक विद्वानांना अनेक पिढ्या प्रयत्न करीत रहावे लागेल परंतु हा इतका बिकट प्रश्न आहे म्हणून याचा सांगोपांग विचार करण्याचे पुढे लांबणीवर ढकलावे असे या हिंदूच्या वर्गाला वाटत नाही जातीयता ही हिंदू समाजव्यवस्थेतील एक नैसर्गिक पिढा आहे या राजकारणाबद्दल जागृत असलेले हिंदू या पिढेला कमी लेखण्याची किंवा तिला पुढे ढकलण्याची इच्छा धरतात परंतु या स्वरूपामुळे जे प्रश्न उत्पन्न होतात ते प्रश्न या राजकारणी हिंदूंना पावली भेडसावीत असतात ही गोष्ट राजकारणी हिंदूंना तो जर प्रामाणिक असेल तर कबूल करावी लागेल ते प्रश्न म्हणजे या क्षणाला झालेल्या तात्पुर्या अडचणी नाही ते प्रश्न म्हणजे आपल्या कायमच्या अडचणी आहेत म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला आपणाला भासणाऱ्या अडचणी आहेत अशा प्रकारच्या हिंदूंचा वर्ग अस्तित्वात आहे हे पाहून मला आनंद वाटतो हे हिंदू संख्येन जरी लहान आहेत तरी माझी सारी भिस्त यांच्यावर आहे आणि म्हणून मी हे पुस्तक त्यांच्यापुढे ठेवित आहे प्रत्येक धर्मातील पवित्र ग्रंथाबद्दल आदरभाव दाखविला पाहिजे असा आदरभाव हिंदूंच्या धार्मिक पवित्र ग्रंथाबद्दल मी दाखविला नाही असे माझ्याबद्दल म्हणण्यात येईल हा आरोप जर खरा मांडला तर माझ्या बाजूचे समर्थन करण्यासाठी दोन गोष्टींचा आधार घेणे मला भाग पडते सर्व वाङ्मय ग्राम्य समजावयाचे व नंतर त्यांच्यात पावित्र वाङ्मय व अपवित्र असा भेदभाव अगोदर करावायचा नाही पण केवळ सत्य शोधून काढण्याच्या हेतूने त्या वाङ्मयाला रुढ नियमांचा कसाला लावून त्याची पाहणी परीक्षा करावयाची अशी इतिहासकरांची एक उत्कृष्ट परंपरा आहे या विषयावर मी जे संशोधन केले आहे ते या परंपरेच्या प्रकाशात केले आहे ही, ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ही की पवित्र वाङ्मयाबद्दलचा आदरभाव व वक्तिभाव हे पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तसे निर्माण करता येत नाही हे भाव काही सामाजिक घटनांमुळे आपोआप उत्पन्न होतात या सामाजिक घटना असल्या भावनांना एखाद्या बाबतीत साहजिकपणे उत्पन्न करतात तर दुसऱ्या बाबतीत मारुळ मुक्टून उत्पन्न करतात हिंदूंच्या पवित्र वाङ्मयाबद्दल ब्राह्मण विद्वानांमधे जे आदरभाव व भक्तिभाव उत्पन्न होतात ते नैसर्गिकपणे होतात परंतु असले आदरभाव ब्राह्मणेतर विद्वानांमध उत्पन्न होण अगदी अनैसर्गिक आह भावनेच्या उत्पत्तीसंबंधी दोन्ही पक्षात जो भसतो त्याचे स्पष्टीकरण अगदी साधे आह ब्राह्मण विद्वान गृहस्थ या पवित्र वाङ्मयाकडे शंका कुशंका विरहित अशा निर्भळ पूज्य भावनेने पाहतो आणि त्या वाङ्मयावर जर कोणी प्रहार करू लागला तर तो ब्राह्मण गृहस्थ बुद्धिनिष्ठ माणसाच्या ममत्वरहित वृत्तीने तिप्रकार निमूटपणे पाहत राहतो साधारण शिकलेला माणूस मात्र ते प्रहार ममत्वाच्या बुद्धीने पाहिल बुद्धिनिष्ठ माणसाची ममत्वरहित वृत्ती आणि साधारण शिकलेल्या माणसाची ममत्वपूर्ण वृत्ती यांच्यातील फरक हा असा आहे या गोष्टीची आपण अशी अपेक्षा करतो त्याचप्रमाणे ती घडून येते कारण हे पवित्र वाङ्मय म्हणजे तरी काय हे वाङ्मय म्हणजे जवळजवळ सर्वस्वी ब्राह्मणांनी उत्पन्न केलेले वाङ्मय आहे दुसरे असे की ब्राह्मणेतरापेक्षा ब्राह्मणांना जे श्रेष्ठपणाचे अधिकार आणि हक्क आहेत त्याची जोपासना करणे हाच मुख्य हेतू त्या वाङ्मयाचा आहे अशी स्थिती असताना ब्राह्मणांनी त्या वाङ्मयाच्या पावित्र्याला उचलूं का धरू नये बरे ज्या कारणामुळे ते पावित्र्य उचलून धरावे असे ब्राह्मणांना वाटते जला पवित्र वाङ्मय म्हणून मानले जाते त्यामध्ये तिरस्कारणीय व सामाजिक तत्वज्ञान सांगण्यात आले आहे आणि हेच तत्वज्ञान आपल्या सामाजिक अवनतीला कारणीभूत झाले आहे याचे ज्ञान ब्राह्मणेत्राला झाले असल्यामुळे ब्राह्मणच्या दृष्टीने त्या वाङ्म्याकडे पाहतो त्याच्या अगदी उलटदृष्टीने ब्राह्मणेतर त्या वाङ्म्याकडे पाहतो मी ब्राह्मणेतर आहे ब्राह्मणेतर सुद्धा नव्हे मी अस्पृश्य आहे ही गोष्ट जर लक्षात घेतली तर हिंदूंच्या पवित्र वाङ्मयाबद्दल मला आदरवभक्ती का वाटत नाही या गोष्टीचे आश्चर्य वाटण्याचे कारण राहत नाही ब्राह्मणतरांना या पवित्र वाङ्मयाचा जितका तिरस्कार वाटतो त्याच्यापेक्षा कमी तिरस्कार मला वाटत नाही हि साहजिक आह प्रोफेसर थॉन यांनी म्हटलं आहा की माणूस विचार करतो ही प्राणीशास्त्रसिद्ध बाब आहे आणि माणूस जो काही विचार करतो ती समाजशास्त्रसिद्ध बाब आहे हिंदूंच्या सामाजिक इतिहासाचे जे प्रश्न आहेत त्यांचा अभ्यास करावा याची मुख्य साधन साधनसामग्री म्हणजे हिंदूंचे पवित्र वाङ्मय होय ब्राह्मण विद्वान गृहस्थ आणि ब्राह्मणत्तर विद्वान गृहस्थ यांचे या पवित्र वाङ्मयाकड पाण्याचे जे दृष्टिकोन आह त्यांच्यात कसा फरक आहर सांगितल आह हा फरक ऐतिहासिक संशोधनाला अत्यंत हानिकारक आह याची मला जाणीव आह ब्राह्मण विद्वान गृहस्थांनी ऐतिहासिक संशोधनाच्या बाबतीत हा चलाकीचे प्रकार कलि उघड आ या वाङ्मयचे पावित्र्य अबाधितपणे चालू ठेवण्यात ब्राह्मण विद्वान गृहस्थाचे दुहेरी हेतु आहेत हे, हे वाङ्मय आपल्या बाप जदांनी तयार केले आहे आणि पितृऋणाची जाणीव ठेवून संरक्षण प्राण देऊन सुद्धा करणे जरूर आहे हा एक हेतू ते वाङ्मय ब्राह्मणाच्या हक्क अधिकारांना उचलून धरते म्हणून त्या वाङ्मयचे महत्व जेणेकरून कमी होईल असे कोणतेही कृत्य न करण्याबद्दल दक्षता बाळगणे हा दुसरा हेतू या वाङ्मयाने जी सामाजिक पद्धत सांगितली आहे ती आपल्याला सर्वस्वी अनुकूल आहे व तिच्यामुळे आपले हित होत आहे म्हणून अशा पद्धतीला उचलून धरणे जरूर आहे त्याचप्रमाणे ही पद्धत ज्यांनी निर्माण केली ते आपलेच वाढवडील होते म्हणून त्यांचे महात्म्य गाळात राहणे जरूर आहे याबद्दलची जाणीव ब्राह्मण पंडितगृहस्थांच्या मनात अष्टोप्रहर जागृत असते यामुळे तो या वाङ्मायातील सत्य शोधून काढण्याचा अगर ते सत्य इतरांना शिकविण्याच्या भानगडीत पडू शकत नाही एखादी गोष्ट केवळ घडून आली किंवा एखादा माणूस कोणत्या वंशाचा होतो असल्या गोष्टीचं संशोधन या वाङ्मयावरून करण्यापलीकडे ब्राह्मण पंडितांची फारशी मजल जात नाही व त्यांच्या संशोधनात स्वतंत्र बुद्धीची वीज चमकत असलेली दिसून येत नाही आणि त्यांना ऐतिहासिक संशोधनाच्या कार्यात आपल्या मौलिक विचारांची भर टाकता येत नाही याच कारण तेच आहे ब्राह्मणेतर पंडितांच्या बुद्धीला असल्या प्रकारची मनधनी नाही म्हणूनच पवित्र वाङ्मयातून सत्यशोधून काढण्यासाठी तो आपल्या बुद्धीचा निर्णय दोन करू शकतो दोन प्रकारच्या पंडितांमध्ये हा जो फरक आढळून येतो तो काही अंदाजाने निर्माण केला नाही यांचे उदाहरण म्हणजे हे माझे बोलके पुस्तक होय ब्राह्मणानी सूत्रांच्या विरुद्ध कोणते कपटकारस्थान रसले आहे त्याच्या स्वरुपाचा स्फोट करून दाखवणारे पुस्तक लिहिण्याचे एकाही ब्राह्मणाला धैर्य झाले नसते ब्राह्मण पंडिताच्या बुद्धीला जी बंधने आहेत तसली बंधने ब्राह्मणेतर पंडिताच्या बुद्धीला नाही ही, ही गोष्ट खरी तरी पण ब्राह्मणेतर पंडित स्वतंत्र बुद्धीचा म्हणून ते ब्राह्मणाच्या अगदीविरुद्ध टोकाला जाऊन हे सर्व वाङ्मय म्हणजे कपौकल्पिक ग्रंथाचा व कादंबरीमय वर्णाचा एक संग्रह आहे आणि असला संग्रह अभ्यासाच्या योग्यतेचा नसून तो उकिड्यावर फेकून देण्याच्या लायकीचा आहे असे प्रामाणिकर पंडित आपले मत बनण्याचा संभव आहे हा इतिहासाचा बाना नावे म्हटलेच आहे की इतिहासकार हा काटेकोर तळमळीचा आणि पंक्ती प्रपंच न करणारा असा असला पाहिजे भावना रहित आपुलकीची भावना भीती तिरस्कार किंवा प्रेमाची ओढ त्यांच्यापासून मुक्त असा असला पाहिजे इतिहासाची जननी जी सत्य निष्ठाती त्याच्या रोमारोमात भिनलेली असली पाहिजे महत्कृत्यांना सुरक्षित ठेवणारा अंधाराचा संहार करणारा पूर्वकाळाचा साक्षी आणि भावी काळाचा नेता असा तो असला पाहिजे थोडक्यात सांगावायचे म्हणजे अगदी रिकामे नसणारे नवे पण उघडे असणारे असे त्याचे मन पाहिजे खोटे नाटे पुरावे जरी त्याच्या हाती लागले तरी त्या सर्व पुराव्याची छाननी करण्याची त्याची तयारी पाहिजे इतिहासकारांचे हे कडकब्रीत पाळणे ब्राह्मणेतर पंडितांना कठीण जाईल हे संभवनीय आहे जुन्या वाङ्मयतील सत्य व वा असत्य भाग शोधून काढताना तो ब्राह्मणेतर राजकारणाचे वारे आपल्या अंगात आणील हे संभवनीय परंतु त्याने कसे करणे योग्य ठरणार नाही संशोधन करीत असताना असल्या वृत्तीच्या आहारी गेलो नाही याबद्दल मी खात्री देऊ शकतो क्षूद्रासंबंधी लिहिताना माझ्या मनात शुद्ध इतिहासाच्या विचाराशिवाय दुसरा कोणताही विचार आला नव्हता या देशात ब्राह्मणेर चळवळ म्हणून जी एक चळवळ अस्तित्वात आहे ती शूद्रांची राजकीय चळवळ आहे हे सर्वांना माहीत आहे या चळवळीशी माझा संबंध आहे हेही सर्वांना माहीत आहे परंतु हे पुस्तक म्हणजे या ब्राह्मणेतरांच्या राजकारणाची प्रस्तावना व्हावी म्हणून लिहिले नाही असे शून्य वाचकांना आढळून येईल अशी मला खात्री वाटते या विषयाची विवेचन आणि दिग्दर्शन करताना बऱ्याच चुका झालेल्या आहेत याची मला जाणीव आहे लांब आणि भ्रमसाट उतार्यांनी हे पुस्तक ओतप्रोत भरले आहे पुस्तक म्हणजे एखाद्या कलाकृतीची आकर्षक काम नाही म्हणून ते अतपासून इतिपर्यंत वाचावयाचा वाचकांना कंटाळ परंतु हा दोष माझा नाही ही, ही बाब माझ्या हातची असती तर या उतरांच्या संख्येत मी आनंदाने खूप काटाकाट केली असती परंतु आपण सध्याच्या अवलंतावस्थेला कस येऊन पोहचलो याची ज्यांना माहिती नाही अशा अज्ञानी आणि पूर्व दिव्य माहिती नसलेल्या शूत्रांच्या उपयोगासाठी मी हे पुस्तक लिहिले आहे हा विषय किती कलात्मक रितीने मांडलेला आहे हे पाहण्याची शूद्रांना काळजी नाही त्यांची या बाबतीत जी एकमेव इच्छा आहे ती ही की या विषयावरील सर्व साहित्याचा भरपूर समाचार घेतला पाहिजे मग तो समाचार जेवढा व्यापक असेल तेवढे उत्तम मी जेवढ्या लोकांना या पुस्तकांची हस्तलिखिते दाखविली तेवढ्या लोकांनी असा आग्रह धरला की या पुस्तकात उद्धृत केलेले सर्व उतारे जसेच्या तसे राहू द्या इतर्यांबद्दल त्यांना इतका उत्साह वाटला की त्यापैकी काहीजण मला आग्राने म्हणाले की तुम्ही या उतार्यांचे इंग्रजी भाषांतर या पुस्तकात द्याच शिवाय ते मूळचे संस्कृत उतारेही पुस्तकाला परिशिष्ट जोडून त्यामध्ये द्या परिशिष्टासंबंधीचा त्यांचा आग्रह मला मान्य करणे इष्ट वाटले नाही परंतु उतार्याचे इंग्रजी भाषांतर पुस्तकात राहू देण्याबद्दलचा त्यांचा आग्रह मला मान्य करणे मला इष्ट वाटले कारण असले साहित्य त्यांना सजासरणी मिळणे शक्य नाही शूद्रांनी केलं आहे या गोष्टीची ज्याला जाणीव आहे त्याला हे कळून येईल की मी या पुस्तकात जे भरपूर उतारे घेतले आहेत ते याच हेतून की ते वाचूनशुद्र वर्गातील लोकांना स्वतःच्या बुद्धीने त्यासंबंधी सांगोपांग विचार करता यावा हे उतारे कमी करणे किंवा त्यांना संक्षिप्त स्वरुपात ठेवणे हा विषय समजण्याच्या दृष्टीन इष्ट नाही असे स्वतःचे मत त्यांना त्यावरून बनविता याव मला तीन ग्रस्तांचे आभार मानावायचे आहेत महाभारताच्या शांतीपर्वातील साठावा अभ्यास ज्याने लिहिला तो लेखक हा पहिला गृहस्थ तो व्यास होता सूत, की वैषम पायनसूत लोमहर्षण किंवा भृगु होता हे सांगणे कठीण आहे परंतु तो कोनी का असे ना पैज वन यांचे संपून देऊन त्याने मोठी कामगिरी बजावलेली आहे त्याने पैज वन हा शुद्र होता असे जर सदर अध्यायात दिले नसते तर शुद्रांची उत्पत्ती शोधून काढण्याचा धागादोरा मुळीच लागला नसता आपल्या पुढील पिढीला उपयुक्त असणारी ही अत्यंत महत्वाची अशी माहिती जपून ठेवली म्हणून या लेखकाचा मी ऋणी हा पुरावा जर अस्तित्वात नसता तर हे पुस्तक लिहिता आले नसते दुसरे गृह इस्माईल युसुफ कॉलेज अंधेरी, मुंबई येथील प्राध्यापक कागले यांचे मला आभार मानले पाहिजेत त्यांनी मला परोपरीने सहाय्य केले शिवाय या पुस्तकात जे संस्कृत श्लोक उद्धृत कल आहेत त्यांचे भाषांतर त्यांनी तपासून पाहिले आह मी संस्कृत भाषेचा पंडित नसल्यामुळे त्यांच्याकडून मला जे सहाय्य मिळाले त्यामुळे मला असे खात्रीपूर्वक वाटू लागले आहे की संस्कृतमधील जी सामुग्री या पुस्तकात वापरली आहे तिचा परामर्श घेताना मी अगदीच घसरून पडलो नाही त्यांनी मला सहाय्य केले याचा अर्थ असा नव्हे की याबाबतीत माझ्या टीकाकारांना जे दोष व ज्या चुका दाखविता येतील त्याबद्दल प्रोफेसर कांगले हे जबाबदार आहेत सिद्धार्थ कॉलेज मुंबईतील प्राध्यापक मनोहर चिटणीस यांनी सूचीपत्र तयार करून दिले त्याबद्दल ही मैं आभार मानत भी रा आंबेडकर